अध्याय तीनशे सहावा योगवर्णन जनक विचारतो हे ऋषी श्रेष्ठा क्षराक्षरांच्या एकत्वानेकत्वाविषयी जे काही आपण मला सांगितले त्याचे यथार्थ स्वरूपाविषयी अद्यापी मला संशय आहे हे निष्पापा अज्ञानी लोकांची तशीच ज्ञानीजनांची आत्म्याबद्दल काय समजूत आहे हे मंदबुद्धीमुळे माझे ध्यानात येत नाही ही, ही गोष्ट निर्विवाद आहे तसेच क्षराक्षरांचे कारण म्हणून जे विवेचन आपण मला सांगितले त्याचाही माझे मनावरील ठसा बुद्धी चाचल्यामुळे फारसा नाहीसा झाला आहे फार नाहीसा झाला आहे हे भगवन एकत्व अनेकत्व ज्ञानी अज्ञानी ज्ञेय म्हणजे जीवात्मा विद्या अविद्या क्षर अक्षर सांख्य व योग या विषयांचे सांगोपांग व सशास्त्र विवरण पुन्हा आपणापासून त्यातील भेदाभेदासह ऐकून घेण्याची माझी इच्छा आहे वसिष्ठ सांगतात बरेतर तर तू जे काही विचारित आहेस ते मी तुला सांगतो बाबारे प्रथम मी तुला योगशास्त्रातील कर्तव्याची वेगळी फोड करून सांगतो आई ध्यान हा योग वित्यांच्या मते योगशास्त्रातील प्रमुख धर्म म्हणजे कर्तव्य असून त्या आधारभूत पायावरच त्यांची इमारत बांधलेली आहे ध्यानही दोन प्रकारचे असते असे योगशास्त्रात प्रवीण असलेले विद्वान लोक सांगतात मनाची पूर्ण एकाग्रता करणे हा एक व प्राणायाम करून ध्यान करणे हा दुसरा पैकी प्राणायाम हा सगुण प्रकार असून चित्तैकाग्र हा निर्गुण होय मूत्र पुरुषोत्सर्ग व भोजन व्यवहार या तीन प्रसंगी मात्र ध्यान करायचे नाही बाकी सर्व काळ साधनाने ध्यानाकडे लावावा मनाचे साह्याने इंद्रियांना इंद्रियांचे विषयांपासून खेचून धरून शुद्ध बुद्धीने बुद्धिमान पुरुषाने बावीस प्रकारच्या प्रेरणांच्या द्वाराने चोवीस तत्वांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याशी जीवात्म्याचे ऐक्य करण्याचा यत्न करावा हा परमात्मा प्रत्येक शरीरात वास करीत असून अजर व अविनाशी आहे असे ज्ञाते म्हणतात परमात्म्यासंबंधीचे ज्ञान करून घेण्याचा हाच आजपर्यंतचा मार्ग आहे असे आम्ही ऐकले आहे कामादी दुष्ट मनोविकारांनी ज्याचे मनावर परिणाम होत नाही त्यालाच हा योगमार्ग सुलभ आहे अन्य मनुष्यास याची प्राप्ती होणे नाही असो साधकाने विषयाशक्ती सोडून मिताहार करावा आणि पूर्ण इंद्रिय निग्रह करून रात्रीच्या पहिल्या व शेवटच्या प्रहरात मनाचा परमात्म्याचे ठिकाणी लय करावा हे करण्यापूर्वी सर्व इंद्रियांचे व्यापार मनाचे सहाय्याने बंद करावे तसेच हे मिथिलाधिपा बुद्धीचा सहाय्याने मनातला ताब्यात ठेवून दगडाप्रमाणे निश्चल राहावे योगशास्त्राचे रहस्य समजून जो ज्ञाता स्तंभाप्रमाणे हालचाल न करता व पर्वतासारखा निश्चल राहू शकतो तोच आत्म्याशी एकरूप झाला असे म्हणतात ज्याची कर्णादी पंचकर्मेंद्रिये आपापल्या विषयासंबंधी निर्व्यापार झाली आहेत ज्याचे मन सुद्धा कशाचीही इच्छा करीत नाही ज्याला कोणत्याही गोष्टीचे ममत्व राहिले नाही आणि जो काष्ठाप्रमाणे निर्विकार झालेला आहे अशा वृत्तीच्या माणसालाच ज्ञाते योगी असे नाव देतात अशा स्थितीतील मनुष्य निर्वास्थली जळणाऱ्या दिव्याप्रमाणे सतेज असतो आणि लिंगदेह विरहित होत साता निश्चल राहतो व त्याला उच्चनेच्या योनीमध्ये फेरा घालावे लागत नाहीत असे झाले म्हणजेच त्याला साक्षात्कार झाला व हृदयात वास करणाऱ्या अंतरात्म्यासंबंधी जे कळायचे ते कळले असे माझ्यासारखे लोक म्हणतात परंतु हे कळूनही दुसऱ्याच ते वर्णन करून सांगता येत नाही त्यासच त्यासंबंधी खरे ज्ञान झाले असेच समजावे जेव्हा परमात्मा अशा योगाचे अंतकरणात दृगोचर होतो तेव्हा तो, तो निर्धूम अग्नीप्रमाणे रश्मीयुक्त भगवान सूर्याप्रमाणे किंवा आकाशातील विद्युत तेजाप्रमाणे प्रकाशमान असतो महात्मा धैर्यशील वेदपारंग ज्ञात्या ब्राह्मणांना ज्या अज व अमर परमात्म्याचा साक्षात्कार होतो तोच परमात्मा अणुहून सूक्ष्म व मोठ्याहून मोठा आहे भूतमात्राचे ठिकाणी परमात्मतत्वाचा नित्यवास असताना त्यांना ते दिसत नाही बुद्धिरूपी धनाने व रूपी दिव्याच्या प्रकाशाच्या साह्याने मनुष्याला ते पाहता येईल तो परमात्मा दाट अंधकाराच्या पलीकडे असून ईश्वराहूनही श्रेष्ठ आहे सर्वज्ञ वेदवेते लोक ज्या तत्वाला संसाररूपी अंधकाराचा नायनाट करणारे असे मानतात तेच हे परमात्मतत्व निर्मळ अंधकाररहित लिंगरहित व निरूपाधी असे आहे। हाच योगवेत्यांचा योग, योग होय याशिवाय योगाचे अन्य लक्षण ते कोणते आहे या रीतीने योगी लोकांना अविनाशी आत्मतत्वाचा प्रत्यय होतो आता सांख्यवर्णन याप्रमाणे जनका योगदर्शनाची सविस्तर माहिती मी तुला सांगितली सर्परज्जूच्या आभासाप्रमाणे मानवी अंतःकरणात जे जगत संबंधी विब्रमत आहेत त्यांचे हळूहळू निराकरण निरा होऊन मग परमात्म्याचे ज्ञान ज्या शास्त्राच्या अध्ययनाने होते त्याला सांख्यशास्त्राचे उद्घाटन करतो प्रकृतीला मूलभूत मानणारे सांख्यशास्त्रवेत हे अव्यक्त प्रकृतीला श्रेष्ठ म्हणजे मुख्य मानतात हे राजश्रेष्ठा तिचाप दुसरे महत्संज्ञक तत्व उत्पन्न महत्व अहंकार या तिसरे तत्वा की उत्पत्ति वेथ पंचसूक्ष्मूत उद्भव अंख्यशास्त्रा यथार्थ ज्ञान ज्ञानी पुरुष उपपत्ति उप है यह आठ तत्व आठ प्रकार प्रकृति अ प्रकृति से विकार सोला पंचमहाभूते स्वविषय प्रतिपाद ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय मिळून दहा आणि मन असे एकंदर सोळा विकार होत सांख्यमत पारंगत सांख्यशास्त्रानुयायी कर्तव्यनिष्ठ ज्ञाती लोकांनी या चोवीस तत्वांच्या प्रतिपादनाला सांख्यशास्त्र असे नाव दिले आहे जे कार्य ज्या कारणापासून उत्पन्न होते त्यातच उद्भूत कार्याचा शेवटी लय होतो अंतरात्म्यापासून वस्तूंचा ज्या क्रमाने उपक उगम होतो त्याचे उलट क्रमाने प्रत्येक वस्तूचा तज्जनक वस्तूंमध्ये अंतर्भाव होऊन लय होतो समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रातून निघून समुद्रातच आपल्या आदिकरणात लीन होतात तद्वतच गुणांचा प्रत्येक वेळी आता सांगितल्याप्रमाणे अनुमानाने उदय होतो वो अंति ते व्युत्क्रमाने आपापल्या निकट कारणात लोप पावतात हे नृपभरा प्रकृतीची उत्पत्ती व नाश ही अशा प्रकारची आहे विश्वप्रलय समवी एकटा परमात्मा अवशिष्ट राहतो आणि जगदुत्पत्तीला सुरुवात झाली म्हणजे तोच बहुविध प्रकारांनी व्यक्त होतो हे राजेंद्रा अव्यक्त परमात्म्याला प्रकृतीच एकत्व व नानात्व देण्यास कारणीभूत होते असा ज्ञातांचा अभिप्राय आहे प्रकृतीचेही असे अवस्था अवस्थाभेद आहेत महाप्रलयकाली एकत्व व उत्पत्ती सुरू झाली म्हणजे बहुविधत्व हे प्रकृतीचे ठाई दृष्टीस पडते त्यामुळे प्रकृतीला सुद्धा एकत्वानेकत्व आहे असे तत्ववेते जाणतात परमात्मा प्रकृतीचे ठाई बहुविध वस्तू निर्माण करण्याची शक्ती उत्पन्न करतो प्रकृतीला क्षेत्र म्हणतात व परमात्मा चोवीस तत्वा पलीकडे असून प्रकृतीचा अधिष्ठाता आहे अशी समजत आहे आणि म्हणूनच हे नृपाला यतिश्रेष्ठ हे परमात्म्याला मुख्य प्रवर्तक असे म्हणतात वस्तुत प्रत्येक उत्पत्तीशील वस्तूमध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये परमात्म्याचे अधिष्ठान दृग्गोचर असल्यामुळे त्याला ही संज्ञा प्राप्त झाली आहे असेही आमच्या ऐकण्यात आहे तसेच अव्यक्त क्षेत्राची त्याला बरोबर जाणीव असल्यामुळे क्षेत्रज्ञ असेही त्याला अभिधान देण्यात येते आणि हा अविद्यात्मक क्षेत्रात पर्यष्टकात शिरतो यास्तव त्याला पुरुष असे म्हणतात क्षेत्र वेगळे क्षेत्रज्ञ निराळा क्षेत्र हे चतुर्विशती तत्वात्मक प्रकृतीचे कार्य आहे आणि क्षेत्रज्ञ हा चोवीसांच्या पलीकडला पंचवीसावा आहे ज्ञान ही गोष्ट वेगळी व ज्ञेय वेगळी ज्ञानालाही अव्यक्तात गणतात आणि ज्ञेय मात्र क्षेत्रज्ञ रूप पंचवीसावे मानतात क्षेत्र सत्व तसाच ईश्वर ही अव्यक्ता असून ज्याच्या तत्वात अंतर्भाव वस्तुदा होत नाही व ज्याहून श्रेष्ठतर तर काही नाही त्या परमात्म्याला 25 पंचवीसावे तत्व असे प्रतिपादनाचे सोयीसाठी कल्पितात येण्याप्रमाणे सांख्यशास्त्राची मते आहेत सांख्यवेते प्रकृतीला जगाचे कारण मानून आणि स्थूल सूक्ष्म या क्रमाने शोध करीत सर्व प्रपंचा चिदात्म्याचे ठिकाणी लय करून साक्षात्काराचा अनुभव घेतात प्रकृतीसह चोवीस तत्वांचा सत्यान्वेषण बुद्धीने शोध करून त्यांचा ते चिदात्म्यात लय करतात आणि चोवीसांच्या पलीकडील पंचविसाव्या परमात्म्याचे सत्वज्ञान त्यास होते प्रकृतीला सोडून जो पंचवीसावा तोच जीव आणि हा ज्या वेळेस परमात्म्याचे खरे स्वरूप ओळखतो तेव्हा तो कैवल्याप्रत जातो या शास्त्राचा येणेप्रमाणे सविस्तर उहापोह करून तुला सांगितला हे जाना बरोबर कळले ते ब्रह्मीभूत होतात प्रकृतीचे महदादिक गुण हे जसे भ्रांत जीवांना प्रत्यक्ष होतात तसाच गुणातीत ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव होणे यालाच सम्यक निदर्शन असे म्हणतात या स्थितीत पोचून जे देहहीन होतात त्यांना जन्ममरणांचे फेरे पडत नाहीत आणि जे हे ज्ञान प्राप्त होऊनही सदेह असतात त्यांना सत्यकामत्व सत्य सत्यसंकल्पत्व इत्यादी ऐश्वर व समाधिकाली निरुपाधी व अन्वय असे सुख ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे प्राप्त होते हे अरिमर्जना जे आत्म्याचे ठिकाणी नानात्व पाहतात त्यांना खरे ज्ञान झाले नाही असे समजावे आणि त्यामुळे ते पुनः पुन देहधारण करतात येथवर प्रतिपादन केलेले ज्ञान ज्या अनुभवाने पटले त्यांना खरी सर्वज्ञता झाली व तीमुळे ते पुनरपी देहधारण्याच्या प्रसंगात सापडत नाहीत हे सर्व जग अव्यक्त जी प्रकृती तिथून निर्माण झाले आहे आणि पंचवीसावा जो आत्मा तो या सर्वा व्यतिरिक्त आहे या आत्म्याचे ज्यास यथार्थ ज्ञान झाले त्यास संसारापासून भय राहत नाही ओम तत्स्य